स्कंध तिसरा अध्याय तिसरा भगवती देवी सर्वांची जननी आहे याचे विष्णू स्मरण ब्रम्मदेव नारदा सांगू लागले ते म्हणाले देवीच्या आज्ञेने आम्ही विमानात बसल्यावर मनाच्या वेगाप्रमाणे वेग असलेले ते अद्वितीय विमान तिथून निघाले आणि दुसऱ्या ठिकाणी येऊन पोहोचले त्या ठिकाणी आम्हाला विस्तृत असे जल कुठेच दिसले नाही त्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो तिथे अनेक सुंदर वृक्ष होते ते वन कोकिल पक्षांच्या आलापाने नादमय झालेले होते सर्व वृक्ष उत्तम फळा फुलांनी लगडून आणि मोहरून गेलेले होते तिथे पृथ्वी होती तीवर हवे तेवढे पर्वत पुष्कळ वने विपुल उपवने यांनी भूषित होते तेथे स्त्रिया पुरुष पशु मोठमोठ्या दिव्य नद्या मोठमोठ्या विहिरी कूप विस्तृत तडागृह सुंदर तळी आणि उत्तम मनोहर प्रवाह होते तसेच अत्यंत दिव्य प्रसादांनी विभूषित असे नीर निरनिराळ्या प्रकारच्या सुंदर गृहांनी सुशोभित असलेले आणि यज्ञशला युक्त असलेले असे एक नयन मनोहर नगर होते त्या नगरातील एक देवतुल्य राजा रुबाबदार पण मृगयेस जात असलेला अवलोकन करून हा स्वर्गच आहे अशी आमच्या तिघांच्याही मनात प्रेरणा झाली त्याच त्याचवेळी आम्ही संशयात पुन्हा गुरफटलो हा स्वर्ग असेल तर तो, तो कोणी निर्माण केला असा प्रश्न आमच्या मनात उत्पन्न झाला आणि आम्ही विस्मित झालो तिथे पोहचल्यावरही विमानाच्याही वर, वर आकाशात स्थिर असलेली देवी अंबिका आमच्या दृष्टीस पडली पण इतक्यात आकाशात जोराने वायू वाहू लागल्यामुळे ते विमान वेगाने पुढेच जाऊ लागले नंतर थोडा वेळ असेच पुढे गेल्यावर एका मुहूर्ताने ते दुसऱ्या सुंदर प्रदेशात येऊन पोहचल्याचे आम्हाला आढळले त्या ठिकाणचे ते उत्तम सुंदर नंदनवन पाहून आम्ही मोहित झालो तिथे पारिजात वृक्षाच्या छायेत चा असलेली कामधेनुरभी उभी असलेली आम्ही पाहिली तिच्या जवळच एक रुबाबदार चतुर्दंत गज उभा होता तिथेच मेनका वगैरे अनेक सुंदर अप्सरांचे समुदाय नृत्य गायनात मग्न होते आणि निरनिराळ्या प्रकारचे हावभाव करीत त्या ठिकाणी क्रीडा करीत होते तिथे शेकडो गंधर्व यक्ष, सुमधुर गायन आणि वादन करीत क्रीडारा उपस्थित असलेला सुरराजा इंद्र आम्हाला दिसला अशा प्रकारचा हा स्वर्ग पाहताच आमच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही वरुण कुबेर यम सूर्य अग्नी हे सर्व हे सर्वदेव तेथे वास्तव्य करीत असलेले पाहून आम्ही फारच मंत्रमुख झालो अशा प्रकारे आम्ही ह्या सर्व श्रंगारलेल्या नगरातून पाहत असता एक देवराजाप्रमाणे भासणारा अजिंक्य राजा सुशोभित केलेल्या पालखीत बसून बाहेर आला पालखी भोई लोकांनी उचललेली होती तेच खांद्यावरून पालखी वाहून नेत होते त्यावेळी हे सर्व दृश्य आम्ही विमानात बसून पाहत होतो इतक्यात ते विमान वेगाने पुढे जाऊ लागले आणि सर्व देवांनाही अत्यंत पूज्य अशा त्या ब्रम्हलोका परत येऊन पोहचले पण त्या ठिकाणी ते वाटले तेथील ब्रह्मसभेत सर्व संपन्न असे मूर्तीमंत असलेले वेद अवलोकन करून आम्ही चकित झालो सागर नद्या पर्वत पन्नग उरग यांनी तो लोक संपन्न होता नंतर हरी आणि हर मला म्हणाले हे ब्रह्मदेवा हा सनातन ब्रह्मदेव कोण आहे मी म्हणालो हे प्रभू खरोखरच सर्व सृष्टीचा अधिपती असलेला हा प्रभु कोण आहे हे मला अजूनही माहित नाही मी कोण हा कोण आणि आम्ही कसे आणि कशासाठी उत्पन्न झालो या सर्व प्रश्नांमुळे हे ईश्वरांनो मला फारच मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे अशा प्रकारे आम्ही बोलत होतो इतक्यात मनाप्रमाणे वेग असलेले ते विमान पुन्हा वेगाने पुढे जाऊ लागले आणि द्रुतगतीने ते कैलास शिखरावर सत्वर प्राप्त झाले तो कैलास युक्त होता त्याचा संपूर्ण परिसर अत्यंत सौंदर्य संपन्न होता मंदार वाटिकांनी तो भूभाग युक्त असून अत्यंत रमणीय होता शुक्र आणि कोकिल पक्षांचे तिथे अखंड पूजन चालू होते विणा आणि मुरज या वाद्यांच्या नादाने तेथील वातावरण मुग्ध झाले होते त्या सुखद आणि कल्याणकारक अशा कैलासावर आमचे विमान प्राप्त होताच आणखी एक चमत्कार आमच्या दृष्टीला पडला कैलासावरील आपल्या शुभनिवासापासून त्रिलोचन पंचानन दशभुज आणि अर्धचंद्र रुपी शिरोभूषणाने युक्त असा भगवान शंकर सुंदर वृषभावर आरूढ होऊन त्वरेने बाहेर पडला त्याने व्याघ्र चर्म परिधान केले होते आणि चर्म त्याने पांघरले होते त्याचे रक्षक म्हणून त्या भगवान शिवासहान आणि षडानन स्वत तेजाने झळकत होते आणि नंदी वगैरे सर्व गण शिवाचा जय करीत शिवाच्या मागून चाललेले होते तेव्हा हे नारदा आपणासह वर्तमान तो प्रत्यक्ष दुसरा शंकर अवलोकन केल्यावर मात्र आमच्या आश्चर्यात अधिकच भर पडली आम्ही पूर्णपणेच ते विमान वायू वेगाने कैलासाच्या पर्वतावरून सत्वर निघाले ते थेट वैकुंठावर येऊन पोहचले तेथेच त्या रमापती विष्णूचे अत्यंत सुंदर मंदिर आहे हे पुत्रा त्या आल्यावर शरीर पीत तो, मनोहर, नेता तो दुसरा भगवान विष्णु मंदिरा प्राप्तराज गरुड़ा आरूढ़ अनेक दिव्य आभरण तो सुशोभित होता त्याची दिव्य भूषणे चमकत होती आणि कोमला सनातन विष्णूला पाहिल्यावर आश्चर्युक्त नेत्रांनी त्या श्रेष्ठ विमानात बसूनच एकमेकांकडे पाहतच राहिलो हा चमत्कार आमच्या कल्पनेपलीकडचा होता हे कसे उत्पन्न झाले हा एकच प्रश्न आमच्या समोर होता अशा प्रकारे आम्ही आश्चर्याने भारावून गेलो असताना ते विमान पुन्हा वेगाने गमन करू लागले लवकर ते मधुर असे उदक आणि प्राय लाट यांनी युक्त असलेल्या सागराजवळ आले तो अमृतसागर होता विविध प्रकारच्या जलचर प्राण्यांनी तो व्याप्त झाला होता उसळणाऱ्या प्रचंड लाटांमुळे तो चमचम करीत होता मंदार पारिजात इत्यादी मनोहर वृक्षांनी शोभा प्राप्त झाली होती नाना प्रकारच्या चोह बाजूने मोत्यांचे सर गुंठले होते असेच नाना प्रकारच्या सुंदर माळांनी त्याला एक अवर्णनीय शोभा प्राप्त झाली होती अशोक बकुल केतकी चंपक, कुरुबग इत्यादी सौम्य वृक्षांमुळे युक्त होते ते अत्यंत अद्भुत असे मणिद्वीप भ्रमरांच्या गोड गुंजारामुळे अधिकच आकर्षक भासत होते त्या द्वीपामध्ये अल्प अत्युद्भूत आकृती असलेला एक सुमंगल असा नयन मनोहर आणि आल्हाददायक मंचक होता अनेक अमूल्य रत्नांनी तो जडवलेला होता नाना प्रकारच्या सर्वोत्कृष्ट रंगमंच दुरूनच अवलोकन केला कितीतरी विविध नमुन्याच्या आस्तरणानी तो मंचक विभूषित केला होता अशा त्या मंचकाला इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे अनेक वर्णांची रत्ने वाढवली होती आणि त्या अद्भुत मंचकावर एक अत्यंत सुंदर आणि श्रेष्ठ स्त्री विराजमान झाली होती तिची वस्त्रे गंध अनुलेपन आणि पुष्पे ही सर्व आरक्तवर्णाची होती त्या नेत्राल्लादक स्त्रीचे सुंदर नयनही उत्तम होते तिच्या अंगकांतीची प्रभा कोट्यावधी विद्युलता एकाच वेळी तळपाव्यात अशी दिव्य होती तिचे मुख अत्यंत सुखावह आणि मनोहर होते चेहऱ्यावर सुंदरीजाने लक्ष्मीपेक्षाही कोटी पटीने तिची कांती अधिक सतेज होती ती सूर्याच्या बिंबाप्रमाणे त्या ठिकाणी तळपत होती त्या सर्वेश्वरीच्या हस्तकमलावरील वरदमुद्रा फाश अंकुश आणि मनोरथपूरक मुद्रा या उठावदारपणे दिसत होत्या अशा चिन्हांनी तिचे शुभ हस्त युक्त होते खरोखर हास्य हेच तिचे भूषण होते अशी खर ती सूतनु आम्ही पूर्वी कधीही आणि कोठेही पाहिलेली नव्हती तेथे ते हिंकाराचा जप करण्याविषयी पक्षीगण तत्पर राहून योग्य प्रकारे तिच्या सेवेत व्यग्र झालेले होते ती नवयौवना आणि कुमारी असून तिचा वर्ण अरुणाप्रमाणे आल्हाददायक होता आणि ज एकमेव एक मूर्तीच असावी असे भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते श्रगार वेश धारण केला होता तिच्या चेहऱ्यावर मधुर आणि मंद हास्य झळकत होते तिच्या देहावर नाना तऱ्हेच्या रत्नांनी मढवलेले विविध प्रकारचे अलंकार ठाई शोभून दिसत होते सुवर्णाच्या वाकी बाजूबंद आणि रत्नजडीत मुकुट ह्यांनी तिच्या सौंदर्यात अवर्णनीय भर पडली होती तिच्या कानातील रत्नकुंडले फारच दैदीप्यमान असल्याने त्यांच्या नाजूक प्रकाशात तिचे मुखकमल अत्यंत मनोहर दिसत होते हल्लेखा आणि भुवनेशी या नावाने तिच्या भोतालच्या अनेक सख्यांचा परिवार अखंड जप करीत होता या जपाचा योगा ने सर्व सख्या त्या जपाच्या योगाने महादेवी महेश्वरीचे स्तवन करीत होत्या रल्लेखा सारख्या कित्येक देवकन्या तिच्या आजूबाजूला वगैरे आणखी ही मनोहर देवता तिच्या सर्व बाजूला बसल्या होत्या त्यांनी जणू त्या देवीला वेढून टाकले होते सर्वात श्रेष्ठ असलेल्या षटकोणाचे यंत्रावरील मध्यभागी ती देवी महेश्वरी स्थित झालेली होती अशा प्रकारे सर्व लक्षणा युक्त असलेल्या त्या देवीला आम्ही तिघांनीही सूक्ष्म रितीने अवलोकन केले त्या अद्भुत विमानातील आपापल्या जागेवर बसून आम्ही विस्मय भरित नेत्रानी ते दृश्य पाहत होतो आमच्या तिघांच्याही मनात सारखाच संदेह निर्माण झाला होता खरोखरच हे सर्वांग सुंदर देवी कोण हिचे नाव काय बरे असावे येथे ही कशाप्रकारे उत्पन्न झाली आहे या देवीचे या सुंदर ठिकाणी कसे वास्तव्य निर्माण झाले यापैकी आम्हाला खरोखरच काहीही माहीत नव्हते आम्ही दुरूनच तिच्याकडे पाहत होतो तिला हजारो मस्तके हजारो हात हजारो नेत्र आहेत हे आम्हाला लांबूनही दिसत होते तिची हजारो मुखेही आम्हाला निसंशय स्पष्टपणे दिसत होती आणि तसेच ती अप्सरा गंधर्वस्त्री अथवा देवकन्या किंवा देवांगना यापैकी कोणीही नव्हती आमचा विश्वास होता खरी होती की या की ती कोणी ही नवे कोण कित ब उत्तर सापड़े नावी तो सर्वेश्वर भगवान विष्णु मनोहर हास्य करना महादेवी अंबेला का आठवी सारे करती देवी सर्वती है तीच आमची ही उत्पत्ती करती आहे आम्हा सर्वांचे कारण असलेली ती हीच महाविद्या महामाया हीच संपूर्ण असून अवयव आणि प्रकृती हीच आहे पण अल्पबुद्धी लोकांना हिचे सामर्थ्य आणि ज्ञान असणे अत्यंत दुर्घट आहे ही या सर्वांची का उत्पत्ती करते याबद्दलचा तिचा उद्देश कोणालाही समजणे शक्य नाही नित्य आणि अनित्य स्वरूपाची ही देवी युक्त आहे आणि हीच त्या परमात्म्याची खरोखरच इच्छाशक्ती आहे या विश्वेश्वरीचे या देवी कल्याणीचे पूजन स्तमन संन लोकांच्या हातून कधीही होणार नाही कारण ही विशाल नेत्रा सुनयना ही स्वतः वेदजननी आहे आणि सर्वांचीच आदिमाता आहे प्रलयकाल प्राप्त होताच सर्वांची लिंग शरीरे सर्व जात सृष्टी ही आपल्या शरीरात विलीन करून टाकते आणि या संपूर्ण विश्वाचा लय करते अशा प्रकारे उत्पत्ती पालन आणि संहार हे देवांना आपल्यापुढे तीच झळकत आहे ती पहा तिच्या कोट्यावधी विभूती क्रमाक्रमाने योजनेनुसार आजूबाजूला उभ्या आहेत त्या सर्वच विभूतीही दिव्य वस्त्रे आणि उत्कृष्ट आभरणे यांनी नित्युक्त आहेत दिव्य अनुलेपन यांनी शंकरा या सर्व विभूती पहा बरे तिच्या सेवेत तत्पर आहेत तिची शुश्रुषा करण्यास सर्वजणी मग झाले आहेत खरोखरच आपण तिघांनीही अत्यंत दुर्लभ असे त्या देवी भगवतीचे अतिशय शुभ असलेले सुंदर दर्शन सांप्रत घडलेले आहे तिच्या या मंगल दर्शनामुळे आज आपण फारच भाग्यवान ठरलो आहोत आज आपण कृतार्थ झालो आहोत आपण पूर्वी कधी काळी जी तपे अथवा यज्ञ केले असतील त्याचे पुण्य म्हणून देवीच्या कृपेने फलरूपी शुभ दर्शन आपणाला झालेले आहे अन्यथा इतके आदरपूर्वक हे दर्शन आम्हाला कसे बरे घडले असते जे उदार असतात जे उत्कृष्ट तपाने पुनीत झालेले असतात आणि ज्यांच्या जवळ पुण्य राशींचा अमोल ठेवा असतो अशा शुभ पुरुषांना कल्याण रुपी महादेवी हिचे ही दर्शन होत असेल नित्य संसाराच्या सुखोपोगात गुंतून आसक्त बनलेल्या पुरुषांना हिचे दर्शन कदापिही होणे शक्य नाही खरोखर पुरुषांची संयुक्त असलेली नित्याची मूल प्रकृती ही देवी स्वतःच आहे हीच हे संपूर्ण विश्व ब्रह्मांड निर्माण करीत असते आणि असे हे उत्पन्न केलेले विस्तृत ब्रह्मांड ती परमात्म्याला दाखवते हे देवयांनी हाच परमात्मा द्रष्टा असून हे संपूर्ण ब्रह्मांड ह्या देवता हे सर्व दृश्य आहे आणि सर्व स्वरूप असलेली सर्वेश्वरी कल्याणी आणि माया अशी हीच देवी भगवती या ब्रह्मांड विश्वाचे उत्पत्तीचे कारण आहे तिच्या या प्रभावापुढे मी सर्व देव आणि लक्ष्मी वगैरे सर्व देवांगना कुणीकडे काहीही केले तरी तिच्या लक्षांशाची आम्हाला सर येणार नाही हिच्याशी तुलना करता आम्ही कसपटासारखे आहोत मी प्रथम बाल्यावस्थेत होतो त्यावेळी हीच देवी मला आनंदी मनाने सुंदर सुंदर झोके देत होती हीच ती महाश्रेष्ठ देवी प्रथम त्या महासागरामध्ये माझ्या दृष्टीच पडली होती त्यावेळी मी एका वटपत्रावर पायाचा अंगठा हातात धरून निश्चल स्थितीत पहुडलो होतो अशा प्रकारे माझ्या बालपणच्या झोके देऊन हलवित होती हिच्या आत्ताच्या दर्शनावरून मला आता निसंशयीतीने हिची पूर्वीची ओळख पटत आहे तेव्हा हे ब्रह्मा शंकर हो हीच देवी आपली सर्वांची जननी आहे याबद्दल मी अगदी निश्चयाने सांगतो मी जे म्हणत आहे यावर तुम्ही दृढ विश्वास धरा कारण मी पूर्वी हिच्या सहवासाचा अनुभव घेतला असून सांप्रत मला आता त्या सर्व आठवणी स्मरत आहेत म्हणून हीच आपली जननी आहे अध्याय तिसरा समाप्त